अध्याय तीनशे अठ्ठेचाळीसावा सातवत धर्मवृत्त जन्मेज म्हणतो आपले या सांगण्याचा भाव असा दिसतो की परब्रह्माचे व्यस्त रूपाचे समस्त रूपाचे ही जे कोणी म्हणून निश्चिम निष्काम भक्त त्यावर हरी सर्वदा प्रसन्न असून त्यांनी विधियुक्त केलेले पूजेचा तो भगवान स्वतः अंगीकार करतो पण हे मोठे नवल आहे कारण आपण पूर्वी सांगितले की जे कोणी पाप विवर्जित पुण्यपापविवर्जित व वासनारहित झाले असतील अशांना गुरुसंप्रदायाने ज्ञान प्राप्ती होत असते आणि असले ही क्रमाने चौथ्या म्हणजे वासुदेवाचे गतीला जातात परंतु आपले आता ते सांगण्यानुसार जे म्हणून निष्काम भक्त आहेत ते या पायऱ्यात चढत न बसता तडक परमपदालाच पोचतात असे दिसते अर्थात हा जो निष्काम भक्तीचा मार्ग तो मोठा श्रेष्ठ व नारायणाला फार आवडता असावा कारण या मार्गाने जाणारा हा अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण या मधल्या गती न चालत जाता थेट अव्यय अशा हरिरूपातच मिळून जातो जे कोणी ब्राह्मण उपनिषदांसह वेदांचे आस्थेने अध्ययन करतात किंवा जे कोणी यतिधर्माचे पालन करतात अशांपेक्षाही निष्काम भक्तांना प्राप्त होणारी गती अधिक महत्वाची दिसते तेव्हा हा निष्काम भक्तीचा पंथ सांगितला तरी कोणी कोणी देवाने सांगितला की कोणी ऋषीने सांगितला शिवाय या पंथाचे आचरण कोणते व ते कोणत्या काळापासून प्रचारात आले यासंबंधी मला मोठाच संशय आहे तर तो आपण उलगडून सांगा कारण मला याविषयी फार उत्कंठ आहे वैशंपायन सांगतात रणांगणे कौरव व पांडव या उभयतांनी आपापली सैन्य शिस्तवार उभी केली असता अर्जुनाला एकाएकी मोह झाला त्यावेळी प्रत्यक्ष भगवंताने <coughs> त्याला गीता सांगून ज्ञान व उपासना हे उभयही मार्ग सांगितले असल्याचे मी तुला पूर्वीच कथन केले आहे हा धर्म मोठा गहन असून अजितेंद्रिय पुरुषांना तर तो कळणे दुरापास्तच आहे बाकी हा धर्म फार प्राचीन काळी म्हणजे आदियुगातच निर्माण केलेला असून तो सामवेदात सांगितलेल्या तत्वमसी या महावाक्याचे तोडीचाच म्हणजे तत्काळ कैवल्य देणारा असा आहे आणि राजा या धर्माचा अवलंब प्रत्यक्ष महादेव व नारायण हेही स्वांगे करतात याच संबंधे ऋषीमंडळाचे मध्यभागी कृष्ण व भीष्म हे उभयही ऐकत असतात धर्मराजांनी महाभागास नारदास प्रश्न केला आणि हे राजश्रेष्ठा माझे गुरु व्यास यांनीही मला हाच धर्म सांगितला आता धर्मराजाचे प्रश्नावर नारदांनी त्या सभासाने काय उत्तर दिले ते तसेच्या तसे आई नारद म्हणाले हे पृथ्वीपते ज्यावेळी नारायणाचे मुखातून ब्रह्मदेवाचे स्थूल जन्म झाले त्या त्याकाळी प्रत्यक्ष नारायण आपली देवकार्ये आणि पितृकार्ये ही या एकांतिक किंवा सात्वत धर्माला अनुसरून करीत असे त्या नारायणापासून पुढे हा धर्म फेनप नावाचे ऋषी त्यांनी मिळवला पासून वैखानसांना प्राप्त झाला आणि वैखानसांपासून सोमाने घेतला नंतर पुढे काही काळ तो गुप्त झाला नंतर राजा ब्रह्मदेवाचे ज्यावेळी दुसरे चाक्षुष जन्म झाले त्यावेळी स्वतः ब्रह्मदेवाने हा, हा नारायणात्मक धर्म सोमापासून ऐकून घेतला आणि रुद्राला दिला नंतर रुद्राने प्राचीन काली म्हणजे कृतयुगातच योगारूढ होऊन हा धर्म साठ हजार ऋषींना पडविला नंतर ईश्वरी मायेने हा धर्म काही वेळ लुप्त झाला पुढे पुन्हा ज्यावेळी ब्रह्मदेवाचे तिसरे म्हणजे वाचिक हे सुप्रसिद्ध जन्म झाले त्यावेळी स्वतः नारायणापासूनच हा धर्म पुन्हा प्रकट झाला पुढे सुपर्ण नामक ऋषीने दम नियम व अत्युत्कृष्ट तोप तो। यांचे बलाने हा उत्तम धर्म पुरुषोत्तमापासून संपादला तो ऋषी दिवसातून याचा तीन आवृत्ती करे व त्यामुळेच या धर्माला त्रिसंपर्ण असे नाम पडले हा त्रिसौपूर्ण व्रताचा उल्लेख ऋग्वेदातील चतुष्क पदार्व युवतीत सुपेशा इत्यादी तीन मंत्रात आहे हे व्रत मोठे कठीण आहे असो हे मनुजेंद्रा जगतप्राणभूत जो वायू त्याने हा सनातन धर्म सुपर्णापासून घेतला वायूपासून विघसाशी ऋषींनी संपादला तेथून हा उत्तम धर्म महोदधीला मिळाला नंतर पुन्हा एक वार हा गुप्त होऊन नारहण्याच्या ठिकाणी जाऊन राहिला हे पुरुष व्याघ्रा आणखी काय सांगतो ते ऐक पुढे महात्मा ब्रह्मदेव याचा शौत जन्म झाला त्याचा प्रसंग असा की देव नारायणाला हरी याचे मनात सृष्टी करण्याचे आले असता जगदुपत्ती करण्याचे कामी समर्थ अशा पुरुषाचे तो चिंतन करू लागला चिंतन करीत असता त्याने कानातून त्याचे कानातून सृष्टी ब्रह्मा उत्पन्न झाला ते पाहून नारायण त्याला म्हणाला पुत्रा तू अपने मुखापास वगैरह सर्व प्रजा उत्पन्न कर मी तुझे कल्याण करीन शिवाय हे सुव्रता मजपास तू बल तेज व सत्वत नावाचार अत्युत्कृष्ट धर्म ही घे धर्मा से बलाने तू उत्पन्न के सृष्टी यथा विधि स्थापना कर ब्रह्मदेव ने हरिला नमस्कार कर आरण्य ग्रंथासित हा प्रमुख धर्म प्रत्यक्ष नारायणाचे मुखातून सहस्य व संग्रह ग्रहण केला नारायणाने त्या अमित तेजस्वी ब्रह्मदेवाला या निष्काम कर्मरूपी धर्माचा उपदेश करून सांगितले की आता तू कृतादि युग धर्माचा करता हो असे म्हणून जेथे अव्यक्त होते तेथे म्हणजे तमाचे पलीकडे परमात्मा जाता झाला नंतर राजा वरदाता देव लोकपितामह जो ब्रह्मदेव त्याने सर्व स्थावर स्थावरजंगम लोक उत्पन्न केले मग त्यावेळी कल्याणकारक असे पहिले म्हणजे कृतयुग प्रवृत्त झाले त्या काली हा सात्वत धर्मच सर्व लोकांना व्यापून उरला लोक लोकसृष्टीकरता ब्रह्मा देखील याच आद्य सातवत धर्माला अनुसरूनच देवेश जो प्रभू नारायण हरी त्याचे पूजन करीत असे नंतर हा धर्म रूढ होऊन लोकांचे कल्याण व्हावे या हेतूने ब्रह्मदेवाने हा धर्म स्वारोचिश संज्ञक जो मनु त्याला शिकवला नंतर राजा त्या सर्व अशा समर्थ स्वारोचिशाने एकचित्ताने आपला पुत्र जो शंखपद त्याला हा धर्म पूर्वकाली पढविला पुढे शंखपदानेही आपला औरसपुत्र जो सवर्णाभसंज्ञक दिग्पाल त्याला पढवला त्यापुढे त्रेतायुग होताच तो धर्म अंतर्धान पावला मग पुढे ब्रह्मदेवाचा नासत्य जन्म म्हणजे नाशिकेपासून झाला त्यावेळी कमलनेत्र नारायण प्रभूने ब्रह्मदेवा समक्ष हा धर्म स्वतः कथन केला तेथून भगवान सनतकुमार यांनी पठन केला हे कुरुश्रेष्ठा सनतकुमारांपासून वीरण प्रजापतीने हा धर्म अधिक केला वीरणाने स्वतः पढून तो रैम्य मुनीला दिला रैम्याने आपला शुद्ध आणि आचारशील असा पुत्र जो सुवेधा त्याला दिला त्याने आपला धर्मिष्ठ पुत्र जो कुक्षी नामक दिग्पाल त्याला दिला पुढे काही काल हा नारायण मुखातून उत्पन्न झालेला धर्मगुप्त राहिला पुढे पुनरपी जेव्हा हरिपुत्र ब्रह्मदेव याचे अंडजे जन्म झाले तेव्हा ब्रह्मदेवाकरता हा धर्म नारायणाचे मुखातून प्रकट झाला तो ब्रह्मदेवाने नारायणापासून घेऊन यथाविधी आचरून नंतर बर्हीषद नावाचे मुनी ना पढविला बर्षदापासून ज्येष्ठ नावाचा कोणी सामवेद पारक ब्राह्मण होता त्याला मिळाला या श्रेष्ठ ब्राह्मणाचे साम ब्राह्मणांचे साम श्री हरीला फार आवडतात ज्येष्ठ ब्राह्मणापासून हा धर्म अविकंपन नामक राजाला प्राप्त झाला नंतर राजा हा हरिचा धर्म पुन्हा गुप्त झाला आता हे जे कमलापासूनचे म्हणजे ब्रह्मदेवाचे सातवे जन्म या जन्माचे ठाई हा धर्म स्वतः नारायणाने लोकधारण करता पवित्र जो पितामह त्याला युगारंभी सांगितला पितामहाने प्राचीन काली तो धर्म दक्षाला दिला हे राजा दक्षाने मग हा धर्म आपला ज्येष्ठ दौहित्र जो आदित्य त्याला दिला मग सावित्यापासून विवस्वानाने घेतला पुढे त्रेतायुगाचे आरंभी विवस्वानाने मनूला दिला मनुने ने लोक कल्याणार्थ हा धर्म अपना पुत्र इक्श्वाकू यास दिला इक्श्वाकू ने उघ प्रसिद्ध के धर्म सर्व लोकत पसरु रहा है कलपांति पुनरपी हा नारायणा ठिकाणी गुप्त हो राजा यशिवा यती जो का धर्म है तो तुला संक्षेपा हरिगे संगित राजा हा महान धर्म सरहस्य ससंग्रह अ नारद मुनिनी साक्षात जगन्नाथ जो नारायण तैसु संपादला या वरुण पहता हे राजा हा धर्म मोठा असून आद्य व सनातन है हा समनास अतिशय अवघ व आचरणस ताच है मात्र जे खरे सत्वता है ते यह सदा पालन करता धर्मा से समज्ञान संपादन तदनुसार अहिंसायुक्त अे या धर्मा योग्य आचरण के लिए ईश्वर जो हरी तो प्रसन्न होतो या धर्मात अधिकार अधिकारित तारतम्याप्रमाणे केवळ वासुदेवाची किंवा वासुदेव आणि संकर्षण या दोन रूपांची अथवा वासुदेव संकर्षण व प्रद्युम्न या तीन रूपांची नाही तर वासुदेव संकर्षण प्रद्युम्न व अनिरुद्ध या चारही रूपांची उपासना करण्यात येते सारांश निर्मम आणि निष्कल असा हरी हाच क्षेत्रज्ञ होय आणि भूतमात्रात पांचभौतिक गुणापलीकडे असणारा असा जीवही तोच आहे हे राजा पंचेंद्रियांना प्रेरणा देणारे मन तसाच अहंकार ही हरीच होय हा धीमान हरीच लोकप्रवर्तक अंतरयामी व लोकसृष्टी करता आहे अकर्ता हाच व करताही हाच कार्य हाच आणि कारणही हाच हे राजा हा अविनाशी पुरुष त्याचे इच्छेशी येईल त्या रूपाने क्रीडा करीत असतो राजा हा एकांत किंवा निष्काम धर्म मी तुला सांगितला हा मला तरी मजवर सद्गुरूची कृपा म्हणूनच माहीत झाला कारण हा अशुद्ध जित्ताचा मनुष्याला कळणेच कठीण आहे राजा खरे निर्वाणी एकांत भक्त फारसे आढळत नाहीत हे कुरुनंदना जर करता हे जगत भूतमात्राचे हिताविषयी झटणारे आत्मवेत्ते व परांग मुख एकांत अशा एकांतमार्गी भक्ता ने भरन जाइल तो आजदेख सकामकर्मवर्जित अशा कृतयुगा प्रादुर्भाव होत एकांत भक्ति से सामर्थ्य है मजे गुरू द्विजश्रेष्ठ धर्मज्ञ भगवान व्यास नृपते या एकांत धर्मा की महती धर्मराजाला कृष्ण व भीष्मत ऋषिगणां समीप संगले प्रत्यक्ष व्यासमुनींना तरी हे निष्काम नारायण भक्तीचे रहस्य महातपस्वी नारदानी सांगितले होते हा देव शुब्र, चंद्रकांती युक्त असा अविनाशी परब्रह्म स्वरूप आहे याची प्राप्ती त्याचे तसेच जे कोणी निष्काम भक्त असतील त्यांनाच होत असते जन्मेजय विचारतो आपण सांगता हा धर्म जर मोठमोठ्या ज्ञात्यांनी आदरला असून इतका बहविध आहे तर मग काही ब्राह्मण जे नाना प्रकारची व्रतेच करून बसतात ते असल्या या श्रेष्ठ धर्माचेच अवलंब का करीत नाहीत वैशंपायन सांगतात हे भारता सात्विक राजस व तामस अशा जीवांच्या तीन प्रकारच्या प्रकृती निर्माण केलेल्या आहेत हे कुरुकुलोद्धाद्वाहा देहदारी पुरुषात जो सात्विक प्रकृतीचा पुरुष असेल तोच श्रेष्ठ होय आणि हे नरशार्दूला असलाच पुरुष मोक्षसिद्धीविषयी निश्चयपूर्वक प्रयत्न करतो येथे देखील अशाला कोणातरी श्रेष्ठ ब्रह्मविद्या पुरुषाची गाठ पडून त्याचे द्वारा मोक्ष प्राप्ती होते आता मोक्ष हा नारायण स्वरूप असल्याने सात्विकच गणला आहे हा एकांत भक्ती करणारा पुरुष अखंड नारायण परायण होऊन त्या पुरुषोत्तमाचेच चिंतन करीत असल्याने त्याला त्याचे ईप्सित प्राप्त होते कारण मोक्ष मोक्षधर्माचे पालन करणारे जो कोणी वितृष्ण व मननशील यती आहेत अशांचा योगक्षेम स्वतः परमेश्वर वाहत असतो जन्ममरणाधिकांच्या फेऱ्यात सापडलेल्या पुरुषांपैकी ज्यावर मधुसूदनाची कृपादृष्टी होईल तोच सात्विक समजावा आणि असलाच पुरुष मोक्षाविषयी बद्धपरिकर होऊन यत्नास लागतो हा एकांत धर्म तशा कटाक्षाने पाळल्यास आहे कारण मोक्ष हा नारायण स्वरूप असल्याने त्याविषयी भक्ती ठेवणारा मनुष्य अर्थातच परमगतीला जाऊन पोहोचतो मात्र हे राजा कोणीही पुरुषावर नारायणाचा दृष्टीपात होईल तरच तो जागा होतो म्हणजे कोणीही पुरुष आपले इच्छाशक्तीने ईश्वरपरायण होणे शक्य नाही आणि राजा राजस तामस किंवा मिश्रणाने होणाऱ्या ज्या अन्य प्रकृती स्मृतीत सांगितल्या आहेत अशा प्रकृतीने युक्त जे प्रवृत्ती लक्षणानी पुरुष जन्मतात अशांकडे स्वतः नारायण मुळीच पाहत नाही अशांवर जन्मतःच लोकपितामह ब्रह्मदेव याची देखरेख असते आणि अशा पुरुषांचे मन रजोगुण व तमोगुण याने भरून गेलेले असते आता हे नृपश्रेष्ठा इंद्रादी देव व हे सत्वस्थ असतात ही गोष्ट खरी पण अशांचे ठिकाणी देखील सात्विक अहंकार वसत असतो सूक्ष्म असे जे केवळ सत्व ते पूर्ण वसत नसते यामुळे अशांना वैकारिक म्हणजे विकारयुक्त असे म्हटले आहे आणि म्हणूनच इंद्रादिकांना गुरुपासून तत्वज्ञान शिकावे लागले जन्मेजय विचारतो बरे अशा प्रकारचा जो वैकारिक पुरुष असेल त्याला पुरुषोत्तमाची प्राप्ती कशी व्हावी अथवा जीवाला ब्रह्मभाव कसा यावा हे सर्व मला आपण पाहिले असेल त्याप्रमाणे कर्मवार सांगा वैशमपायन सांगतात ज्यावेळी चतुर्विशती तत्वोपाधियुक्त जो पंचवीसावा म्हणजे जीव तो निष्क्रिय होईल अर्थात उपाधी निर्मुक्त होईल त्या त्यावेळी तो अत्यंत सूक्ष्म स्वयंसिद्ध रूप व अकार उकार मकार या तीन अक्षरांनी युक्त म्हणजे ओंकार स्वरूप अशा परमपुरुषाला पावतो अर्थात जीव हा उपाधिरहित झाला म्हणजे तोच ब्रह्म झाला असे समजावे म्हणून पुरुषाला पावतो याचा अर्थ मनुष्य दूरचे गावास त्याप्रमाणे असा न समजता जीवच जागते जागी ब्रह्मत्व पावतो किंवा ब्रह्म होतो असे समजावे आणि आत्मानात्मविवेक सांगणारा सांख्य चित्तवृत्ती निरोध शिकवणारा योग तत्वमत्स्यादी वाक्यांनी जीव ब्रह्माचा अभेद सांगणारा वेदाचा आरण्यक भाग तसाच सर्व वैदिक कर्मांचा परमगुरु जो भगवान त्याचे ठिकाणी अर्पण सांगणारा पांछरात्रादी भक्तिमार्ग हे दिसण्यात तरी भिन्न दिसले तरी तत्वत एकच असून परस्परात साह्यभूत आहेत यास्तव ते परस्परविरोधी असे समजू नये आणि या सर्वांचा सार्वभूत सारभूत असा एकांतिकांचा हा नारायण परामक धर्म आहे कारण राजा ज्याप्रमाणे समुद्रातूनच उत्पन्न होऊन पसरलेले जलौघ पुनरपी समुद्रातच प्रवेश करतात त्याच त्याचप्रमाणे हे भिन्न भिन्न ज्ञान जलाचे महोग त्या नारायणापासून उत्पन्न होऊन अखेर त्यामध्येच जाऊन मिळत हे भारता याप्रमाणे हा सात्वत धर्म मी तुला सांगितला तुला सामर्थ्य असेल तर याचं यथावत आचरण कर या प्रकारे यती व ग्रहस्थ या उभयतास सारखीच शाश्वत गती प्राप्त करून देणारा हा धर्म महाभाग नारदांनी माझे गुरु व्यासमुनी यास कथन केला होता व्यासानी तो मोठ्या प्रेमाने बुद्धिमान अशा युधिष्ठिराला सांगितला तोच आज मी गुरुमुखातून जसा आला होता तसाच तुला सांगितला हे राजश्रेष्ठा हा धर्म फार दुर्घट आहे याचे पुढे तू जसा का तूचसा काय पण इतर सर्वही असेच घोटाळ्यात पडतात त्यांचे हातून तो घडत नाही आणि हे नृपनाथा असे होण्याचे कारण तुला सांगू का कृष्ण परमात्मा हाच या सर्व लोकांचे उत्पत्तीला व संहाराला कारण असून त्यांची बुद्धी धर्माकडे वळविणारा अथवा ती घोटाळ्यात पाडणाराही तोच आहे अर्थात त्याची कृपा होईल त्यालाच हा धर्म लाभेल ओम तत्सत्